वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग एकाहत्तरा महाबाहो रामा पूर्वी मोठ्या पराक्रमाने, युक्त असे माझे कल्पना करता येणारे असे रूप होते आणि त्याची त्रैलोक्यत खेते होते। जसा सूर्याचा चंद्राचा इंद्राचा देह तसे माझे रूप होते पण मी असे लोकांना भयंकर भिवणारे रूप घेऊन वनात गेलेल्या ऋषीनाय तिथे असा भीती दाखवलागलो तेव्हा हो ते मी राग स्थूल स्थूलशिरा नावाचे महर्षी होते ते विविध वन्य फळे फुले गोळा करीत असताना या रूपाने मी त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा अशा रुपात मला पाहून घोर शाप देण्याच्या म्हणाले हेच तुझे क्रूर आणि तिरस्कार रूप राहू ते रागात असताना मी त्यांची विनवणी केली की मी आपला अपराध केला आहे तरी या शापाचा अंत व्हावा तेव्हा ते मला म्हणाले जेव्हा राम तुझे दोन्ही बाहू तोडून निर्ज नारायणने तुला जाळील तेव्हा तुला पूर्वीचे शुभा असे पूर्ण रूप प्राप्त होईल लक्ष्मणा मी श्री नावाच्या दानवाचा सुस्वरूप पुत्र दनु नावाचा है। युद्धात मला हे रूप इंद्राच्या शापामुळे मिळाले मी उग्र तप करून पितामह ब्रह्मदेवांना संतुष्ट केले त्यांनी मला दीर्घ दिले त्यामुळे असा गर्व माझ्या शिरला की आता मला दीर्घ मिळाले आहे इंद्र मला काय करणार आहे असा मनात विचार करून मेरणात इंद्रावर हल्ला चढवला त्याच्या हातून सुटलेला शतधारा असलेला वज्रामुळे माझ्या मांड्या आणि डोके धडात शिरले मी त्याची गयावया केल्यामुळे त्याने मला यमसदनाला पोहोचवले नाही तो म्हणाला पितामहाने तुला दिलेले वचन सत्य ठरू वज्राचा प्रहार झाल्यामुळे मांड्या डोके तोंड तुटले तेव्हा न खाता मी आता दीर्घकाळ कसा जगू शकणार असे मी म्हटल्यावर इंद्राने मला योजन लांबीचे दोन बाहू आणि पोटा तीक्ष्ण दाढा असलेले तोंड बनवून दिले तेव्हा मी लांबच लांब हाताने फिरणाऱ्या सिंह चित्ते हरिण वाघ अशा श्वापदाना इकडून तिकडून ओढून घेऊन खात होतो तो इंद्रमला म्हणाला जेव्हा राम लक्ष्मणासह तुझे बाहू युद्धा तोडील तेव्हा तू स्वर्गाला राजश्रेष्ठ योग्य मानले काही न सोडता अशा पकडण्याने राम माझ्यापाशी येईल असे मी मानले असा विचार पुढे ठेवल्यामुळे तू राम या देहाचा त्याग करण्याकरता श्रम घेणारा तु भेटलास तुझे कल्याण रामा दुसर को मारे शक्य नहीं अस्तवरित महर्षि नरश्रेष्ठा आता मी तुझा विचार कर अग्निसंस्कार वहाँ मैं मित्र तुम्हारा सलाह दे धर्मत्मा रानुसे बोलाम लक्ष्मण ऐसी देखत्याला माझी यशस्वी भार्या सीता मी माझ्या भावासह हो, सहजरित्या जनस्थानाच्या बाहेर पडलो असता रावणाने हरण करून नेली त्या राक्षसाला मी फक्त नावाने ओळखतो मला त्याचे रूप माहित नाही त्याचे राहणे कुठे त्याचा प्रभाव काय याची मग मा आम्हाला माहिती नाही शोकार्त होऊन अनाथाप्रमाणे असे इकडे तिकडे धावत असणाऱ्या आम्हावर तू योग्य अशी कृपा करून उपकार भावने वागावीस हत्तीने दिवसा दिवसापूर्वी मोडून टाकलेले आणि आता वाढलेली लाकडे आणून आणि मोठा थोरला खळगा काढून तुला मी त्यात ढकलू तू सीता कोणी नेली कुठे नेली हे आम्हाला सांग जर ते खरोखर तुला माहीत असेल तर आमचे फार मोठे हित हे हित कर उत्तम उत्तम रामाला तो कुशल वक्ता दोन म्हणाला मला दिव्य ज्ञान नाही मी मैथिली कुठे हे जाणत नाही जळल्यानंतर स्वतःचे रूप मला प्राप्त झाले म्हणजे याविषयी मी जो तुला सांगू शकेल त्याचे नाव मी तुला सांगेन त्या राक्षसाची ज्याला माहिती आहे त्याच्याविषयी रामा त्यानंतर मी तुला सांगेन प्रभो ज्याक्षा ने तुझी सीता हरण त्या महाबलशाली राक्षा लाला शक्ति नहीं रामा शाप दोषाने माझी ज्ञानशक्तीच अतिशय भ्रष्ट होऊन गेली आहे माझ्याच कर्मामुळे मला लोकांनी तिरस्कार करण्याजोगेही रूप मिळाले आहे पण जोवर वाहन दमून जाऊन सूर्य असताला गेलेला नाही तोपर्यंत रामा मला खड्ड्यात टाकून देऊन यथाविधी दहन कर तू मला विधीपूर्वक खड्ड्यात टाकून जाळल्यानंतर ज्याला त्या राक्षसाची माहिती आहे त्याचेही त्या त्या महावीरा तुला मी नाव सांगेन रामा त्याच्याशी तू न्यायरित्या शक्य करणे योग्य होईल आता चट चट पावलेटात वीरा तो तुला सहाय्य असे करायचे ते ठरवेल कसे करायचे ते ठरविल रामा त्याला त्रैलोक्यात माहिती नाही से काही नाही तो काही कारणामुळे पूर्वी सर्व लोक फिरून आलेले आहे अरण्यकांडाचा एकाहत्तरावास